वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकोणती त्यावेळी सगळीकडे अंधार झाला असता ते सर्व देव आणि राक्षस बराने उन्मत्त झालेले एकमेकांना ठार करीत लढत राहिले त्या अंधकाराने सर्व झाकले असता फक्त इंद्र रावण आणि महाबलवान रावण पुत्र एवढे तेहीच काय ते बेभाद झाले नाही आपले सर्व सैन्य क्षणभरात मारले गेलेले पाहून रावणाला अतिशय क्रोध आणि त्याने मोठ्याने आरो ठोकली क्रोधाने तो दुर्दर्शनावर रथात असलेल्या सारथ्याला म्हणाला शत्रूच्या सैन्याच्या मध्यातून रथ काढ आणि मला त्याची कड गाठेपर्यंत नाही आताच सर्व देवाने मी स्वतः युद्धात माझ्या कर्तृत्वानी नाना शस्त्रांची परमावधी करून यमसदनाला पाठवतो मी इंद्राचा कुबेराचा वरुणाचा यमाचा वध करीन आणि देवाना मारून थोडक्याच काळात त्यांच्यावर स्वतःची स्थापना करीन विषाद करण्याचे कारण नाही झटकन माझा रथ हाक दुसऱ्यांना मी तुला सांगतो की सैन्याचा शेवट असेल ते परत मला नाही आम्ही आता जेथे आहोत तो नंदनवनाचा प्रदेश आहे आता म्हणा जिकडे उदय पर्वत आहे तिकडे घेऊन जा त्याचे सांगणे ऐकून सार्थ्याने शत्रूंच्या मध्यातून त्या मनोवेगाने जाणाऱ्या घोड्याना हकले त्याचा तो निश्चय जाणून देवेश्वर इंद्र रथात बसून रणातील देवाना म्हणाला देव हो मी काय म्हणतो ते ऐका दशग्रीव राक्षसाला जिवंत चांगला पकडून ठेवावे हे मला पसंत आहे हा अति बलिष्ठ राक्षसारख्या गतीच्या रथातून पर्वकाळी समुद्रात उसळणाऱ्या वरदानामुळे तो अतिशय निर्भय झाला आहे त्याला आज ठार करणे शक्य नाही म्हणून आपण या राक्षसाला पकडून ठेवू तुम्ही युद्धात प्रयत्नांची शर्थ करा बळीला पकडल्यामुळे ज्याप्रमाणे मी त्रैलोक्यावर राज करीत आहे रा, युद्ध युद्धातून मागे पाय न घेणाऱ्या रावणाने उत्तरेच्या बाजूने प्रवेश केला तर इंद्राने दक्षिणेच्या बाजूने तो राक्षस राजा शंभर योजना आशीरला आणि त्यांनी देवांचे सारे सैन्य बाणांच्या वर्षावर झाकून टाकले आपले सैन्य दिसेनासे झाले असे पाहून गडबडून न जाता दशाननाला आटोक्यात घेऊन इंद्राने परतवून लावले इंद्राने रावणाला ताब्यात घेतलेले पाहून अरे आम्ही मेरव असा दानवाने आणि राक्षसाने ओरडा केला तेव्हा रथात बसून क्रोधाने बेभान झालेल्या रावणपुत्राने त्या भयंकर सैन्यात मोठ्या आवेशाने प्रवेश केला पूर्वी पशुपतीकडून प्राप्त केलेल्या महामायेत प्रवेश करून तो अत्यंत क्रुद्ध होऊन त्या सैन्यात दाखल झाला आणि त्याने ते पेटाळून लावले ते सर्वदेव इंद्राला सोडून इकडे तिकडे पळत सुटले आणि महा तेजस्वी शत्रूचा पुत्र दिसला नाही महापराक्रमी देवांकडून मारला जात असता रावण पुत्राचे कवच निसटले तरी त्याने काही केले नाही मातरी पुढे येत असताना त्याने त्याला उत्तम बाणाने ताडण केले आणि बाण वर्षावाने महिंद्राला अधिकच झाकून टाकले मग इंद्राने रथ सोडून दिला सारख्याला रजा दिली आणि आयरा होऊन तो रावणपुत्राच्या मागे लागला मायेने बलवान झालेला रावणपुत्र अदृश्य होऊन अंतरिक्षात फिरत होता त्याने मायेने इंद्राला वेढून टाकून बाणाने त्याच्यावर चाल केली इंद्र अगदी गेला आहे असे जेव्हा रावणपुत्राने जाणले तेव्हा त्याला मायेने बांधवून आपल्या सैन्याकडे त्याने नेले महारणातून महेंद्राला बळाने नेले जात आहे असे देवाने पाहिले तेव्हा आता याचे काय होणार अशी सर्वांना चिंता पडली इंद्राला जिंकणारा तो विजयी वीर मायावी असल्यामुळे दिसत नव्हता इंद्र विद्यावान असून सुद्धा त्याने आपल्या मायेने बळजोरने इंद्राला पळवले होते त्यावर सगळे देव क्रुत होऊन त्याने रावणाला परतवून लावले आणि बाणांचा वर्षाव करून त्यांनी त्याला झाकून टाकले रावणाने आदित्य आणि वसू यांच्याशी सामना केला पण शत्रूने त्याला पेडून टाकल्यामुळे तो संग्रामात युद्ध करू शकेना तो अत्यंत मलान आणि जर्जर झालाय हे पाहून रावणपुत्र रणात न दिसता आपल्या पिट्याला म्हणाला बाबा चला आपण जाऊ युद्धकर्मा तो निवृत्त होऊया आपण जिंकले आहे हे तुम्ही समजून चला स्वस्थ आणि निश्चिंत व्हा हा जो देव सैन्याचा आणि त्रैलोक्याचा स्वामी त्याला मी पकडले आहे देवाना त्यांच्या यापुढे आता युद्ध निष्फळ आहे रावण पुत्राचे ते बोलणे ऐकून देव समुदाय युद्ध करण्याचा निवृत्त झाला आणि इंद्राशिवाय देव निघून गेले पराकाष्ठेचे वीर असणारा देव, देव रिपू प्रख्यात राक्षस राजा आपल्या पुत्राचे प्रिय ब लक्षात घेऊन रणातून निघालेल्या पुत्राला म्हणाला सामर्थ्य संपन्न पुत्रा अतुला बलसंपन्न असलेल्या या देवराजाला आणि देवाना तू जिंकलेस <coughs> या तुझ्या पराकष्ठेच्या बळाला साजेल अशा पराक्रमी कृत्याने तू माझ्या कुलवंशाची कीर्ती वाढवलीस इंद्राला रथात बसून येथून सेनेला बरोबर घेऊन तू आता नगराकडे जा मी देखील मनात हर्ष पाहून तुझ्या पाठोपाठ सचिवांसह लवकरच येत आहे मग तो वीर्यवान रावण पुत्र इंद्राला पकडून घेऊन आपल्या सैन्यासह आणि वाहनासह आपल्या भवनाकडे गेला आणि युद्ध केलेल्या राक्षसाना त्याने निरोप दिला उत्तरकांडाचा एकोणतीसावा सर्ग समाप्त